शिष्य शाखा तयार झाली त्या शिष्य शाखेपैकी एक सामबशिव शास्त्री नावाच्या यांना काही पोस्टांनी ग्रंथ पाठवले आणि त्यावेळेला यांनी आधी चौकशी केली होती त्यांच्याकडे म्हणाले आमच्याकडे तुम्ही म्हणता असं काही नाही आणि मागाहून एक पार्सल आलो आणि आपण या विचारलं चांगलं सांगितलं काही नाही आणि आता पुन्हा काय येतं आपल्याकडे यांच्याकडून सांगितलं मला अशी अनुज्ञा मिळाली आहे की हे ग्रंथ अमुक अमुक ग्रस्ताकडे पाठवा म्हणून मी तशाला तसे सोडून सुद्धा न पाहता तुमच्याकडे पाठवलंय तुम्ही काय आहेत ते पाहून घ्या अशा काही घटना तिकडून आपल्या इथे मठात आल्या आणि त्यावेळेला ते वाचना करता आमच्या महाराजाच्या वेळेला एक विशेष चमत्कार घडला इथे ते सांगत असत कधी विशेषतः या पुण्यतिथीच्या वेळेला हे ब्राह्मण जेवायला बसल्यानंतर जर आनंदात असले तर असा एखादा काहीतरी नवीन चमत्कार सांगायचे त्यावेळेला ही कळलेलेली आम्हाला घटना की केव्हा तरी ते सांबा शिवशास्त्रीकडून ते बाड इथे आलं आणि ते आम्हाला वाचता येईना हे सगळं कर्नाटकी लिहिलेले त्याकरता एक पुन्हा त्याच्यात सूचना आली आणि त्या सूचनेप्रमाणे एक अंजन तयार करण्यात हे अंजन या मुंबईला बाग मध्ये असलेल्या आपल्यात घालण्यात आलं त्याने मिळाले ते लिहून घेण्यात आले असा योगिंद्रांच्या शाखेचा त्या सुब्रमण्य महाराजाकडून संबंध आपल्याशी इथे पक्का राहिला इथे महाराजांनी लिहिलेलं जे स्वतःच मुदगल पुराण ते या भाग्यशाली गोसावी मंडळींच्या घरात परंपरेनं चालत आलं इथे जेव्हा अंकुशारी महाराज आले तेव्हा या गोसावी मंडळींच्या घरी राहिले म्हणून मठाचं उपाध्याय पण यांच्याकडे आपोआप गेलं या कृष्णरावकडून पुष्कळ दिवस पर्यंत मुदगलाची पोथी आणायची पौर्णिमेला आणायची एकादशी पर्यंत मठात ठेवायची आणि द्वादशीला पुन्हा वामन भणजीनं त्याला शमी मंदार दूर वाहून कृष्णराव कडे आणून पोहचून द्यायचो पुढे वामन भणजीला काहीतरी काम निघालं आम्ही रिकामेच होतो आणि ती पोथी आणायची होती म्हणून आम्ही कृष्णराव कडे गेलो ती पोथी आम्ही डोक्यावर घेतली मठात आणली महाराजांच्या स्वाधीन केली त्यांनी तिथे योगेंद्रांच्या फोटो समोर फोटो नंतर निघाला त्यावेळेला नुसत्या समाधीचा फोटो बसवण्यात येत असे आणि तिथे ते मुद्गल पुराण ठेवण्यात येत असे नंतर त्याच्यासमोर उत्सव व्हायचा असं पुष्कळ वर्षापर्यंत चाललो द्वादशीला पुन्हा परत करण्याचंही काम आमच्याच कडे एक दिवस कृष्णराव कुठेतरी धावत धावपळीत होत आहे तिथे त्या पाठावर ठेवून द्या म्हणला याचा आपण काय करता कधी वाचता का पुन्हा ठीक आहे आम्ही ते पुन्हा सोडवतोय नाही म्हणते तुम्हीच घेऊन जाता तुम्हीच आणून ठेवता म्हणून असंच असेल तर मठातच राहिलं तर काय हरकत आहे माझ्याकडून काहीच हात करत नाही घेऊन जा म्ह आम्ही ते पुन्हा डोक्यावर घेतलो आणि मठ्यात आल महाराज म्हणे का कृष्णराव नाहीत का घरी म्हणलं कृष्णराव आहेत पण त्यांनी सांगितलं मठात ठेवलं तरी चालते आय त्याला का काय आनंद झाला लागले तू उठले ते जागचे हातामध्ये घेतलं ते डोक्यावर घेतलं पुन्हा मोठ्या आनंदाने मध्ये नेऊन देव घरात ठेवलं म्हणे आज तो फार मोठं काम केलं मी आपलं सहजच माझ्या झटक्यात बोलून गेलो इथं करायचं काय तर त्यांना काहीच काम नाही ते काय हरकत आहे त्यांनी विचार केला असेल उभीच पडण्यापेक्षा वाटत राहण्याचं काय नुकसान आहे असे काही काही माणसांचे काही काही संबंध येतात आणि ते कायमचे होऊन जातात ते, जाता ते कधी तुटत नाहीत मग त्याच्याकरता बाकी त्यांनी जरी म्हटलं की आमचं का नाही तुम्ही हे केलं काय तुमचं आमचा तसं आलाच नाही तर काय सांगता काय काही नाही सांगता येत या तंत्राप्रमाणे काही लोकांच्या जीवनात काही घटना घडतात त्यांचे हे नंबर दोन चे शिष्य यांचं नाव असं ब्रह्मण्य आणि त्यांची शाखा पुढे टिकली बाकीचे तर सगळे महाराजांच्या समोरच संपले असतील कारण हे दीर्घजीवी होते असे शिष्य थोडे इतके दीर्घजीवी होते नंबर तीनचे शिष्य यांना यांच्या दिग्विजयामध्ये सापडले हे भारत भ्रमणाकरता निघाले या भारत भ्रमणात पुष्कळ निर्णाली माणसं मिळाली त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा शिष्य धुंढराज नावाचा एक मिळाला या धुंडेराज महाराजांच्या कृपेनंच आज आपल्याला या गणेश योगींद्रांचं आहे हे सिंधुरोज धुलित अंगम जे आपण रोज म्हणतो आणि जे स्वदक्षा वाम पादमृत योगभट्ट आलोके देशकमप्रमेय मनाद्यविधी मिरप्रभातम हे धुंडेराजांनी केलेलं महाराजांचं ध्यान आहे आणि ते ध्यान आज आपण या मूर्तीच्या माध्यमातून इथे साकार केलंय या ध्यानाला समोर ठेवून ही मूर्ती बनवली गेलेली आहे समाधीवर तशीच मूर्ती आहे स्वदक्षाम पाणी त्या तंत्राप्रमाणे हे ध्यान तयार झालेलं आहे ही धुंडेराज महाराजांची कृपा आहे पण हे धुंडेराज महाराज काशीचं नाना आहे हे कालभैरवाचे पुजारी यांचे पिताचे जितकी महती त्या क्षेत्रात भगवान विश्वनाथाची आहे तितकीच किंवा त्याच्यापेक्षा थोडी जास्तच या काल भैरवा चाहक है सग्या ला जबरदस्त आयु मन धाक नहीं रहा इधे तुम्हारा गावत पेक्षा धाक खरा नग्न भैरवा चा है नग्न भैरव ज्यादा डोक्याप करना नहीं ज्यादा नग्न भैरवा महत्व कल नहीं तो आगाऊ पंचायत करीन इतकी ये महती है अशा तंत्रात हा कालभैरवाचा पुजारी जस जस क्षेत्र मोठो तसे तसे अन्याय मोठे कारण यात्रा भक्कम येणार यात्रा येणार म्हणजे तितकं अन्निक होणं शक्य नाही आम्ही करू शकत नाही ही म्हणण्याची पद्धत नाही त्याच्यावरच प्रपंच मग हजारो अभिषेक घ्यायचे करायचे काही नाही भगवान म्हणत असेल बरं थांब थोडा तेलि मारे दार तो खुदा मारे थोड़ो थोड़ो एक थोडं थोडं कमी द्यायचं लोकांना पण भगवान एकदम कपकन कमी देतो काही दिवसानंतर एक पोरग जन्माला आल अनेक प्रकारचे रोग बरोबर घेऊनच जन्मलो इतक्या लोकांचे जे पैसे खाल्ले काहीच न करता ते सगळं पाप एकदाच उठून आलो आणि ते या मुलाच्या वेशात घरी प्रगट झालं या राज्य लहानपणापासून औषधं पाणी डाटर वैद्य सगळा मिळालेला यात्रेकरूचा पैसा सत्यानाच झाला काय घरदार होत जवळच तेही विकून टाकावं लागलं काय शेत होते तेही विकलय पोरगदुरुस्त नाही ते नाहीच हे आपला काय मासाचा गोळा आहे ते आणि काय वेदना भोगतोय ते जेव्हा हे काशीला पोहोचले तेव्हा यांचा बोलबाला काशी झालाच असेल कोणी ना कोणीतरी सांगितलं असेल आहोत कोणी एक महात्मा आलाय दर्शनाला जरा त्या पोराला नेऊन पाह काही फायदा झाला तर झाला आणि त्या जिवंत मुद्याला महाराजांच्या पायावर आणून घातलं असले या वेशात का भर हे यांचं सुखरत ते काढण्याकरता मी असा झालो आता सगळं संपलं त्यांच्याजवळच माझ्यामध्ये जितका त्यांनी खाल्लं लोकांचं ते गेलं सगळं आता तुमच्या दर्शनाचा योग आला अशा अनेक घटना जुन्या काळामध्ये घडल्या असच एक चरित्र भगवान शंकराचार्याच्या वेळेला घडलं त्या मुलाला विचारतात बाळ तू कोण आहे त्यांहम मनुष्य न चदेव यक्षो न ब्राह्मण क्षत्री अवैश्य शूद्रहा नाहम ग्रहस्थो नच ब्रह्मचारी न वानप्रस्थो निजबोध रूप आनंद झाला से, सगळ्यांनी त्याला दम समजले परंतु तो म्हणतो ना हा मनुष्य न चव मी कोणी नाही मी निजबोध आहे मी आत्मा आहे असं जेव्हा या मुलांनी म्हटलं असेल अहम ब्रह्मास तेव्हा आनंदाला पारावार राहिला नसेल आणि त्या आईबापाला सांगितलं हा मुलगा तुम्ही आम्हाला द्या तुमच्या काही कामाचा नाही तुम्ही याच काय करू शकता आम्ही आईबा पासून थकलो हे तुम्ही थकला आम्हाला काहीच करावं लागणार नाही त्याचा तोच होईल त्या आणि तो यांना शिष्य म्हणून मिळाला या धोंढे राजावर त्यांनी अतिकृपा केली अतिकृपा अतिकृपा गुरु किती करत असतो सटक्यात बोलून टाकलं मत तुल्यो गाडा चार योग भविष्य सिद्ध संशया आमच्या सारखा गाणपाचार्य होता यापेक्षा आणखीन कृपा काय करायची एवढी अद्भुत कृपा या शिष्यावर महाराजांची झाली नंतर हे सगळे शिष्य बरोबर घेत जेव्हा दिग्विजय करत फिरतात तेव्हा त्या भगवान राजा रामचंद्राची अयोध्या तिथे आले परवा भाऊनी यांना हेच समजावून सांगितलंय दोघा जणांना अरे जिथे रामचंद्र त्या प्रसादाची अपेक्षा करत होते त्यांना मिळाला नाही तिथे तुम्ही का टाळता काही करा कुठलंही बाकीच सोडून द्या पण मठाच्या कामाच्या वेळा हजर राहा आणि तिथे काय प्रसाद होईल ते खा यांनी प्रत्यक्ष पाळलं या दोघांनी ताजी कथा हे काही मागच्या कथा सांगितलेल्या नाही आत्ता ताजा इथे देवळात पंचमी झाली यांना आमंत्रण आलं हे रम भाऊ न सांगितलं आम्ही तिकडे जेवायला जा जातो हे तिकडे सोडून देऊन इकडे आले आमच्या समोर आले आत्ता आले हे चालू आहे हे असं केव्हा केव्हा घडत या का या अयोध्येला एका ब्राह्मणाचा काळ अति चांगला होता आणि मुलगा नव्हता त्या भावनेच्या भरात एक संकल्प केला मला जर मुलगा झाला तर मी सहा लाख ब्राह्मण जीव घडे म्हणजे राज असला पाहिजे माणूस कर्मवशात मुलगा झाला आणि त्याच्या सुदैवानं म्हणा की यांच्या दुर्दैवानं म्हणा काळ घसरला आणि सहा माणसाचं अन्न सुद्धा घरात राहिलं नाही तर सहा लाखाला खाऊ घालण्याचं काय जेव्हा अन्नान्न दुर्दशा झाली तेव्हा त्या काळचे ते जुने लोक आपण रामाच्या समोर कबूल केलं आणि आपणाला हा नवस फेडता येत नाही केवढा आपलं दुर्दैव आहे म्हणून रामाची प्रार्थना करायची माझ्यावर कृपा कर वगैरे नाही हे माझा नवस कसा फिटेल प्रभू आणि महाराजांची स्वारी आली कोणीतरी यांचं वर्णन सांगितलं यांनी आपली दुर्दशा त्यांच्यासमोर के प्रगट केली की मी कधी असा एक नवस करून बसलो परंतु काय करता आज माझी अवस्था फार विचित्र आहे एखरी माणसाला खाऊ घालण्यासारखी आहे का हा प्रयत्न करीन पण एका माणसा कृतमी जमा करू शकेल मग तितकंच कर तू एक स्वयंपाक कर आणि मला एकट्याला जेव घ होत असतो तेव्हा कोण्या वेशाने होईल याचा नियम नाही आणि कुक्षीत प्रसंग येण त्या कुक्षी नावाच्या द्विजाच्या करता सहा लाखाच त्याचा तो संकल्प एकट्याने जेवून पूर्ण केला आणि जेव्हा महाराजांचं भोजन झालं आणि ते पान उचलायचं तेव्हा पत्रळी उचलतोच आहे उचलतोच उचलतो आहे आणि एका खाली एक पत्राळी निघताच आहेत आणि सगळ्याच्या सगळ्या कडकट्या निघतायत पुन्हा आत्ता जेवल्यासारख्या राजा रामचंद्र सांगतात आज सहा लाखात तर जवलेच पण सगळं विश्व जवलो एक महापुरुष भोजन करून गेला की सगळं विश्व तृप्त होत महाराजा धर्माच्या यज्ञात काय महाराज धर्माच्या यज्ञामध्ये जेव्हा एक लाख ब्राह्मण जेवत असत तेव्हा स्वर्गात एक घंटा वाजत असत पण एक दिवस योगींद्र सुरोमणी भगवान शुकाचार्य महाराज इच्छा झाली धर्मराजाच्या घरी भोजनाला जायला पण शुकाचार्याच्या वेशात नाही आलं मोठे व्यासाधिक लोक जिवून आणि त्यांचे ते पत्राळी बाहेर फेकून दिले आहेत श्रीकृष्ण आणून बाहेर टाकतायत ते अन्न आणि ते प्रभूच्या हातचा प्रसाद खायला मिळेल त्या महापुरुषांचा प्रसाद मिळेल पण या वेशात कसा खाता धर्माला पाळणारी ही माणसं म्हणून यांची किंमत आहे म्हणून एका राघूच्या वेशात ते त्या ब्राह्मणांचं उष्ट खातायत आणि ते एक, -एक शीत खातायत ते इकडे स्वर्गात सारखे घंटे वाजतायत धर्मराज म्हणतात आज असं काय घडत इतके वेळ घंटा काय वाजतो किती अन्नदान होता आहे आज भगवान वेदव्यास तिथे होते अन्नदान त्या मानाने फार नाही होत पण ज्याच्या मुखात जात आहे तो फारच अद्भुत आहे तो एकटा तृप्त झाला की सगळं विश्व तृप्त झालो ही किंमत योग्याची असते आणि हे तर योगींद्र शिरोमणी म्हणून एकानी जेवल्या बरोबर राजा रामचंद्र स्वतः त्या ब्राह्मणाला सांगतात आज तुझा नवस पूर्ण झाला अरे सगळं विश्व आज तृप्त झालं आज योग्य हे आहे घटना झाली येथे यांना एक शिष्य महाराज सापडले आणि तेही त्यांच्या पाच शिष्यामध्ये अतिशय गाजले नंतर द्वारकेला एक शिष्य सापडलं ते कृष्णेंद्र म्हणून हे राघवेंद्र म्हणून कारण रामाच्या गावचा माणूस रामाच्या रामाच्या नावाने योग्य असणारा त्यांचं नाव राघवेंद्र आणि तिथे जाऊन जो शिष्य सापडला द्वारकेला ते कृष्णेंद्र यापुढे या, या शिष्यांच्या माध्यमातून त्यांनी निर्माळ्या मतांचं खंडन केलं आणि त्या खंडनानंतर सगळे शिष्य बरोबर घेऊन द्वादश सहस्र सुशिष्यगण असं हे ती मयुराप्रथ स्थापुनी भारती गाणा प्रत असं त्यांचा आजच्या समाधी आख्यानामध्ये वर्णन आलेले बारा हजार शिष्य बरोबर घेऊन आले म्हणे त्यावेळेला हे गणेश कुंड रोज लाल होत होतो असं वर्णन हे काही आश्चर्य वाटण्याचं कारण तला देवच लाल भावनेच्या भरात येतात त्याला कुठे इकडच्या गायला होतात तिकडच्या गायलावतात होता। हे सगळे ठसे उमटतात हे संदूर सगळा ओला असतो शनिवारी रात्री देवाला शेंदूर लावतात रविवारी पाटे दर्शन घेतात त्याच्यावर असे गाल घासतात तिथे काय वयामाया आणि असं जर गंगेला गेलं आणि धुतलं तर काय चमत्कार आहे काही जण भावनेच्या भरात येऊन शेंदूर कसा लावतील याचाही नियम नाही असे जर पाच पंचवीस डोके जरी धुतले तरी गंगाला आल होईल म्हणजे बारा हजार ज्यावेळा भुचकळ्या मारत असतील त्यावेळेला झाली असेल तर काय चमत्कार आहे काही नाही अशा काही भाग्यशाली दिवसात इथे त्यांनी आपला जीवनक्रम काढला काही क्षेत्रांचा जीर्णोद्धार केला काही ठिकाणी मंदिर बांधले हे तुमचं मंदिर प्रत्यक्षात गणेश योगिंद्रांनी एका काळे नावाचा सरदारांच्या हस्ते बांधून घेतलं इथे परवानगी काढायच्या वेळा हा प्रसंग निर्माण झाला आणि त्यावेळेला हे सांगावं लागलं ला, इथल्या संस्थांना ला। मंदिर आमचं आहे मंदिर तुमचं नाही निदान तुम्ही लिहिलेले पुस्तक तरी तुम्ही वाचलेत का आमच्या इथले पुस्तक तुम्ही वाचले असो नव्हतो तुमचे तरी तुम्ही वाचले का मोरया गोसावी महाराजांच्या चरित्रात चक्का वर्णन आहे हे ते केव्हा तरी इथे आले असताना इथल्या गुरुबानी रात्री देऊळ बंद केलं आणि महाराजांचा अधिकार काय वगैरे तो प्रकार दुसरा त्याचा काही संबंध नाही पण मोरया गोसाव्याचं मंदिर नव्हतं एवढं प्रसिद्ध आहे असतात गुरुवांची काय मजाल होती ते मंदिर बंद करायला मालकच जर आला तर मंदिर बंद कसं करतील परंतु मंदिर कोणीतरी दुसऱ्यान बांधलं होतं अधिकार गुरुवांच्या होता आणि मंदिर बंद झाल्यानंतर हे कल्पवृक्षाखाली बसले यांचा अधिकार मोठा असल्यामुळं परमात्मा दर्शन देण्याकरता बाहेर आला वगैरे वगैरे परंतु मंदिर बंद होतं आणि महाराज बाहेर बसले हे तर त्यांच्याच पुस्तकात आहे म्हणजे तुम्ही मंदिर बांधलं नाही मग तुमचा त्याच्यावर अधिकार नाही तर उरला आमचा आमच्या महाराजांनी ते बांधलं त्यावेळेला कोण्यातरी काळे नावाच्या सरदाराला सांगण्यात आलं आणि त्याच्याकडे या सुप्याचा खजिना होता पैसा सगळा खदिरशाहीचा होता आणि सांगितलं इथे टोलेजंग देऊळ बांध मंदिर कोण्या तरी टेकड्यावर असलं पाहिजे लहान असलं पाहिजे त्या माणसानी सगळं ते टेकडंच या भिंतीमध्ये सगळं दाबून टाकलं आणि आज किल्ल्यासारखं टोलेजंग मंदिर झालंय प्रतिम मंदिर आता सध्या आपल्या समोर आहे मंदिराला चार बाजूला चार मिनार आहेत आणि हा कळस कुरुंदवाडकर श्रीमंतानी बांधला त्याच्या पूर्वी याच्यावर गोल होतो नुसतंच जसं आता महादेवाच्या देवळावर नुसताच गोल आहे असं या मोरयाच्या देवळावर होतो हा समोरचा मोठा सभामंडप आणि वरचा सगळा कळस या कुरुंदवाड संस्थानकरांनी बांधलेले आहे म्हणजे तयार केलेला आहे त्याच्यापूर्वी तिथं मशीन टाईप हे मंदिर होत आणि जेव्हा केव्हा त्याच्यावर आता गाव म्हंटल की सगळ्या स्तरेचे माणसं पूर्वा पाक मंदिर बांधायच्या वेळेला काय कष्ट पडले असतील ते त्याच त्याला माहित पण शिकायत करणारे पन्नास की सरकारी खजिन्यातला पैसा हिंदूच्या एका मंदिराला लावला म्हणजे काय इकडे अधिकारी असतीलच अशी बातमी आल्यानंतर केवढा पर्व काळ लग्न याला गेला असेल मी मंदिर नाही बांधलं पण कर्मवशात अदिल शहाच इकडे त्यावेळेला दौऱ्यावर होता आणि त्याला सांगण्यात आलं आम्ही एक मशीद बांधली आहे उदू पाहायचं असेल तर जाती येऊन पारयाच्या जा जागेवर एक कबर दिसते आणि वर ते टोले जग मशीद दिसते तेव्हा प्रसन्न होऊन येथे दिवाबत्ती करता त्या आदिल शहानी पैसे मंजूर केले पुष्कळ दिवस पर्यंत येत होते अस वर्णन आहे मध्यंतरीच्या काही काळामध्ये आमी चिंचवडला प्रवचनाला गेलो असताना आम्ही काही संधा पाहिल्या काही मोठे मोठे ताम्रपट पाहिले आणि महाराजांनी आम्हाला पुष्कळ जवळ घेऊन <laughs> समजावून सांगण्याचा प्रयत्न केला बरंच त्यावेळेला काही आम्हाला पाहायला मिळालं कारण मुक्काम पुष्कळ दिवस होता आणि मजेत झाला काशा त्यावेळेला इथल्या नंदादीपाकरता या आदिलशहाकडून तेल मिळत असे असा एक त्यांच्याजवळ हुकुमनामा आहे असं एक पाहण्याकरता एक सनद मिळाली इथे जेव्हा तो निघून गेला असेल तेव्हा पुन्हा जर दिसला असेल परमात्मा आश्चर्य नाही अशी काही करता काही घटना केलेले आहेत अशा पुष्कळ आहेत तुमच्याच गावच्या आहेत असं नाही त्यावेळेला प्रत्यक्ष एका महाराजच्या वेशामध्ये पैसे भरलंय हे तर सगळ्या दुनियाला माहित आहे मग ते चरित्र वैष्णवांचं की शैवांचं की शाक्ताच नाही काय घडलं आणि परमात्मा साथ कसा करतो एवढंच त्याच्यातून पाहण्यासारखं आहे अशा तंत्रामध्ये इथली रचना गणेश योगिंद्र महाराजांच्या कल्पनेप्रमाणे झाली इथल्या क्षेत्राचा जीर्णोद्धार त्यांच्याकडून झाला आणि हे सगळे कार्य झाल्यानंतर आदेश ज्या दिवशी तो पुस्तक वापस करण्याचा प्रयत्न होता त्या दिवशी सांगण्यात आलो होतो अजि माघव्य दशमी प्रात काच दृष्ट झालो अवतार समाप्ति ते वा करावीच धामी जेव्हा आमच्याकडे यायचं आहे तेव्हा माघ कृष्ण दशमी असली पाहिजे माघ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून उत्सव असतो एक व्रत असतो या दिवसाला सुरवात झाली वयाला दोनशे वर्ष होऊन अठ्ठावीसावं वर्ष लागलो आणि आता तो मंगल काल आला आहे असं पाहिल्यानंतर पौर्णिमेला निमित्ताने पूजन झालं आणि प्रतिपदेपासून दशमी पर्यंत पुणे एक उत्सव केला सर्व क्षेत्रस्थ ब्राह्मण बसवलंय नाना प्रकारचे आवर्तनं झाले असतील निर्नळे मुद्गलादिक पुराणांचे पारायण झाले असतील स्वत लिहिलेल्या गणेश विजयावर अतिशय मोठी श्रद्धा असेल योगेश्वरीवर श्रद्धा असेल महाराजांनी या योग गीतेवर एक ग्रंथ लिहिला आणि त्याचं नाव योगेश्वरी जय योगेश्वरी प्रती स्वय तुम्ही केली प्रणती तेथे मी काय अल्पमती बरणू सांगा गुरुनाथा असं अंकुशारी महाराज त्यांच्या वर्णनामध्ये लिहितात या योगेश्वरीला ज्यांनी डोक्यावर घेतलं असेल एवढा दिव्य ग्रंथ जानी तयार केला असेल त्याचे पारायण या ठिकाणी झाले असतील असं सगळं होत असताना नवमीपर्यंत हा उत्सव यथासांग झाला नवमीला त्या मयुरेशाची महापूजा झाली संध्याकाळपर्यंत सगळ्या ब्राह्मणांना दक्षिणा वगैरे वाटण्यात आल्या असतील आणि मग सांगण्यात आलं बाबा रे आता एकदा आखरीची प्रार्थना करून घेतो त्याकरता आम्हाला गंगेला जायची इच्छा आहे आणि सिद्धेश्वर महाराज एकटेच उरले आहेत हे इतके सगळे शिष्य अधांत्रिश ठरले बिचारे एवढ्या यांच्या इतक्या जीवनाचे कोणी नाही त्यामुळं त्यांना सांगण्यात आलं गंगेला जायचं आहे इथे नंदिकेश्वराच्या जवळ ज्या दगडाला सेंदूर लावला गंगेच पाणी इथे आलं होतं अशी मोरगावच्या लोकांची समज आहे आणि जेव्हा केव्हा नित्य यात्रेत ज्याला कुणाला गंगेपर्यंत जाण्याची जरूर वाटत नसेल किंवा ताकत नसेल तो तिथेच गंगेच्या नावाची पूजा करतो समाधीकडे दोन दुर्वा फेकतो गंगेला दोन दुर्वा वाहतो आणि तिथल्या तिथेच आटपून घेतो त्याला पायऱ्या उतरून यायची गरज नाही इथपर्यंत आलंय कशे त्या विघ्नहराच्या ओरीतून इथपर्यंत आले इथं आल्यानंतर थकल्यासारखं वाटलं म्हणतात नाही मी आता इथेच बसतो आता तिलाच गरज असेल तर ती स्नान घालण्याकरता येईल आणि जय नदी आत जन सर्वही ही करीत आज्जन तेच रीती अवग्रहाण करी जाले आले योगींद्र जय जय ब्रह्म कम्डलू गंगे गणेश कुंड विमलू जय जय नग्न भैरव कृपाळू जय जय गणेश मयुरेशा असा जयघोष करत त्या फरशीवर बसवूनच स्नान केल्याचं सगळं नाटक केलं आणि त्या सिद्धेश्वराला म्हणतात पीळ बापा छातीचे आमचं पाणी पिळून टाके छात्या पीळ लोक थक्क झाले इथं पाणी आणि हे बुवा स्नान करून मोकळे झाले मग त्यांच्याकडे पाण्याची भावना आधीच लोकांची श्रद्धा असेलच आणि ती अद्भुत घटना घडल्यानंतर लोक जर टवकारून पाहत असतील तर काय चमत्कार आहे भगवान मयुरानाथाची यथाविधी पूजा झाली आणि त्या प्रभूच्या गळ्यातून हार मिळाला की झालं कार्य सफल झालं त्यावेळा म्हणतात जसे करविले तसेच केले इथे ना दुसरी बोली आता रात्री करायचंय भजन आणि त्याच्यात योगींद्र निरोप नावाचा एक विशेष प्रकार आहे त्यातली हे साखी आत्ता तुम्हाला म्हणून दाखवली की आपण जसं करून घेतलं तसं केलं ग्रंथावर भाष्य करा म्हटलो भाष्य केलं जीर्णोद्धार करा म्हंटल जीर्णोद्धार केले काही मंदिर दुरुस्त करा म्हटलो ते केलं प्रभू जे झाली सेवा ती सगळी तुला समर्पण केली आहे आता तुझं तुझ्यामध्ये मिसळायचं आहे आता किती वेळ राहायचं भगवान सद्गदित झाले म्हणे आणि दर्शन देण्याकरता प्रगट झाले सिद्धीबुद्धी म्हणतात आहो असे बेचैन काय होता हे नाही लागलं सगळं काही मिळेल पण असा भक्तराज आता पुन्हा मिळायचा नाही म्हणून आज मला काय वाटतंय आता तुम्हाला कसं समजावून सांगायचं असा जर परमात्मा सिद्धिबुद्धी बरोबर बोलत असेल तर त्यांची योग्यता काय असेल आणि तसं ते दिव्य प्रकारचं ध्यान त्या श्रीविग्रहाकडे पाहून करता अर्थ झालेलं सूर्योदय इकडे होतो असं पाहिल्याबरोबर त्या, त्या श्रीमस्तकाचा भेद झाला आणि जो गोळा त्या तेजाचा त्या सुशिला माईच्या मुखामध्ये गेला होता तो गोळा त्या मूर्तीमध्ये पुन्हा प्रवेश करता झाला आणि त्या योगिंद्रांचं ते जड शरीर तिथे राहिलं नंतर ते सिद्धेश्वर महाराजांच्या हस्ते इथे गंगेच्या किनारी नेण्यात आलं आणि त्याची समाधी करण्यात आली त्यावेळेला यांच्या पूर्वजांनी मिठाचे पोते नेल्याचं कृष्णराव सांगत असत की आमच्या आजोबानं मिठाचे पोत त्यावेळेला नेलो होतो हे केव्हा केव्हा असा विषय निघायचा आणि ते आज समोरच बसले असल्यामुळं त्यांच्याकडे पाहून सांगायला काय जे घडलं आहे या गावात ते सांगण्याला काय हरकत आहे अशी काही घटना काही वेळ ला घडतात आणि काही दिव्य माणसांचे दिव्य चरित्र वर्णन करण्याची वेळ येत आहे या घटनेला झाले आज पावणे दोनशे वर्षाच्या वरचा काळ हे शके सतराशे ची घटना आहे या शखे सतराशे ला माघबद्ध दशमीला सूर्योदयाला मंगळवारी महाराज स्वानंदवासी झाले आणि ती तिथी उद्या सूर्योदय झाल्या बरोबर येते म्हणून आज रात्री घडलेले हे सगळं चरित्रांगण्यामध्ये आलो आणि इतक्यांच्या मुखानी बसलेला मोरया इतक्या वेशामध्ये बसलेला त्याच त्याच्या त्याच्या भक्ताचं चरित्र मानण्यात आलो त्या भगवान गणेश योगिंद्रांना नमस्कार असो मंगलमूर्ती मोरया श्रीमद गणेश योगींद्राचार्य स्वामी महाराज